पुस्तक शूद्रपूर्वी कोण होते लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण नववे ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष एक शूद्र हे क्षत्रिय होते ते चौथा वर्ण झाले ते आपोआप नाही तर त्या अवस्थेला त्यांना दुसऱ्याकडून नेण्यात आले हे मी जे प्रमेय मांडले आहे त्यावरून शूद्रांचा एकंदर प्रश्न सर्वस्वी सोडविता येत नाही त्या प्रमेयावरून दुसरा प्रश्न उपस्थित होतो शूद्रांना अवनत अवस्थेत कोणी पोचविले व का हा दुसरा प्रश्न होय हा प्रश्न नवीन आहे तोपूर्वी कधीही उपस्थित करण्यात आला नव्हता म्हणून या विषयावर जे वाङ्मय अस्तित्वात आह त्यात या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा करणे शक्य नाही हा प्रश्न मी पहिल्यांदा उपस्थित करीत आह क्षुद्रासंबंधी मी जे प्रमि मांडल आहा प्रम सर्वस्वी या प्रश्नावर उभारले आह म्हणून या प्रश्नाच समाधानकारक उत्तर देण्याची जबाबदारी माझी आह मी या प्रश्नाच समाधानकारक उत्तर देऊ शका माझा विश्वास आहे ब्राह्मण व शूद्र यांचा प्राणांतिक झगडापूर्वी झाला होता शूद्रांना जी दशा प्राप्त झाली होती ती झगड्यामुळेच होय असे माझे या प्रश्नाच उत्तर आह शूद्र राजा सुदास आणि ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्यात प्राणांतिक झगडा झाला होता याचा स्पष्ट पुरावा अस्तित्वात आह परंतु या झगड्यासंबंधीच्या सर्व गोष्टींची हकीकत अत्यंत धडसोडपणा सांगण्यात आली आहे या गोष्टी सरळ व सुसंगत पद्धतीने या पुढील भागात सांगण्याचा प्रयत्नमी केला आहे। वसिष्ठ व विश्वमित्र यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संबंध होते हे प्रथम समजावून घेते तर ब्राह्मण व शुद्र यांच्यात जो प्राणांतिक झगडा होता त्याचे स्वरूप आपल्या लक्षात येईल वसिष्ठ व विश्वमित्र हे एकमेकांचे हाड होते त्या दोघांच्या आयुष्यात अशी एकही एक गोष्ट दिसून येत नाही की जिच्याबद्दल परस्पर विरोधी टोकाला उभे राहून ते भांडले झगडले नाहीत त्यांच्या शत्रुत्वांचे अस्तित्व सिद्ध करणाऱ्या काही गोष्टी मी येथे सांगतो सत्यव्रत उर्फ त्रिशंकू याची जी कथा आहे ती या गोष्टींपैकी एक आहे ती हरी हरिवंशात खालीलप्रमाणे सांगितली आहे सत्यव्रताचा बाप राज्य करीत असता त्याचा धर्मगुरु वसिष्ठ हा एकदा राजाच्या गैरहजरीत अयोध्या नगरीचे व देशाचे राज्य चालवू लागला राजाच्या अंतपुरावर सुद्धा वसिष्ठाची हुकूमत चालू झाली सत्यव्रताला हा प्रकार पहावेना त्याच्या मूर्खपणामुळे म्हणा सत्यव्रत वसिष्ठाबद्दल मनात दिवसेंदिवस जळफळू दिवसें लागला त्याच्या बापाने वसिष्ठाच्या हातात राज्यसूत्रे दिली तेव्हा उघडपणे याबद्दल विरोध करण्याची हिम्मत सत्यव्रताला झाली नाही त्याला तसे सबळ कारण होते। सत्यव्रत मनात म्हणाला लग्नविधीतील सप्तपदी पुरी झाली तरच लग्नविधी बंधनकारक होत मी माझ्या स्त्रीचा हात धरला तेव्हा सप्तपदीचा सोहळा कला नव्हता सर्व धर्मविधींची पुरी माहिती असूनसुद्धा वसिष्ठाने मला माझी स्त्री मिळण्याच्या बाबतीत सहाय्य केल नाही हा विचार सत्यव्रताच्या मनात एकसारखा गोळत होता त्यामुळे तो वसिष्ठाच्या विरुद्ध मनात एकसारखा जळफळत होता तथापि त्या बाबतीत वसिष्ठाने योग्यतेच तेच केले सत्यव्रताच्या बापाने त्याच्यावर मौन तपाची शिक्षा लादली होती तरीपण त्या शिक्षेचा मतिदार्थ त्याच्या लक्षात आला नव्हता हो त्याच्या बापाला असे वाटले होते की ही शिक्षा मुलावर लादली तर आपल्या कुटुंबाची इज्जत आपण दाखल्यासारखे होईल असे सांगण्यात येते की सत्यव्रताला गादीवर येऊ न द्यावे म्हणून त्याच्या बापाने ठरविले तेव्हा वसिष्ठाने बापाला तसे न करण्याची आज्ञा केली नाही हे खरे नाही उलट अंशी सत्यव्रताला गादीवर बसविण्याचा परमपूज्य मुनी वसिष्ठ यांचा ठाम विचार ठरला होता शक्तिमान युवराज सत्यव्रताने बारा वर्ष तप केले तप संपल्यानंतर तो परत घरी येऊ लागला वाटेत त्याला वसिष्ठाचा आश्रम लागला तो श्रमाने व भूकेने व्याकुळ झाला होता वसिष्ठामुळे आपलीही विपन्नावस्था झाली ही भावना जागृत होताच वसिष्ठाबद्दलचा त्याचा क्रोधाग्नी भडकला दुखाने व संतापाने त्याचे मन भडकले तो देहवान विसरला त्याच्याजवळ खायला मांस नव्हते त्याला वसिष्ठाची कामधेनू समोर दिसली तो आपली दष्कर्तव्य विसरला व त्याने कामधेनूला ठार मारले त्याने तिचे मांस स्वतः खाल्ले व विश्वमित्राच्या मुलांना खायला दिले हा हकीकतीचा वृत्तांत वसिष्ठाने ऐकला तेव्हा त्याला मनस्वी संताप आला व त्याने सत्यव्रताला तू त्रिशंकू हो असा शाप दिला सत्यव्रताने तीन पापे केली होती म्हणून त्याला वसिष्ठाने त्रिशंकू हे नाव दिले विश्वमित्र तप संपून घरी आल्यानंतर त्याला समजले की त्रिशंकूने आपले कुटुंब पोचले तेव्हा त्रिशंकूवर खुश झाला व त्याने त्याला वर मागण्यास सांगितले तेव्हा त्रिशंकूने वर मागितला की आपण सदेह स्वर्गात जावे बारा वर्ष पाऊस न पडल्यामुळे झालेल्या दुष्काळाची जी चिंता उत्पन्न झाली होती ती दूर झाली मग मुनी विश्वभत्राने त्रिशंकूला गादीवर बसविले व त्याच्यासाठी एक यत्न केला त्यानंतर देव व वशिष्ठ यांनी पुष्कळ विरोध केला तरी बलाढ्य कौशिकाने राजाला स्वर्गात हरी हरिवंशात असाही उल्लेख आहे का काही दुष्कृत्य केले गेले म्हणून इंद्राने बारा वर्ष पाऊस पडू दिला नाही अशावेळी आपली बायको मुले यांना ठेवून विश्वामित्र समुद्राच्या काठी घोर तपचर्या करण्यासाठी गेला घरातील सर्व चीजवस्तू संपल्यानंतर खायला धान्य विकत घेण्यास तिच्याजवळ काही राहिले नाही म्हणून शंभर गायींना आपला एक मुलगा विकावा व त्या शंभर गायीवर इतर मुलांची जोपासना करावी असा तिने विचार केला व त्याप्रमाणे तिने एक मुलगा विकण्याचा करार केला परंतु ही हकीकत सत्यव्रताला समजली तेव्हा त्याने तो करार रद्द करविला व विश्वामित्राच्या पत्नी व मुले यांची तो जोपासना करू लागला त्यांच्यासाठी जंगली जनावरांचा मांसाचा साठा दिला व तो नंतर आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे बारा वर्ष मौन तप करण्यासाठी निघून गेला हरिवंशात दुसऱ्या ठिकाणी असा उल्लेख आहे का की काममदाने मोहित होऊन त्रिशंकून एक गृहस्थाच्या तरुण पत्नीला पळवून ने म्हणून त्याच्या बापाने त्याला घरातून हाकून लावले, अशा वेळी वसिष्ठाने मध्यस्थी करून त्रिशंकूची शिक्षा रद्द करविली नाही वरील मस्कूर या कथेला उद्दिष्टून आह वसिष्ठ व विश्वामित्र परस्परविरोधी टोकाला उभे राहून भांडल झगडले हि सिद्ध करणारी दुसरी कथा त्रिशंकूचा मुलगा हरीशचंद्र याची आह या कथेची हकीकत पुढील प्रमाण आह एकदा राजाशी करीला गेला असता त्याला एका स्त्रीच्या रडण्याची करुन स्वर ऐकू आल पूर्वी कोणीही इतके कडक वर्चस्व स्थापन केले नव्हते तितके जहाल वर्चस्व तपसामर्थ्यात अद्वितीय निष्ठावंत असलेल्या विश्वामित्र ऋषीने त्या विद्याशास्त्रावर वसविले होते म्हणून ती विद्याशास्त्रे त्याच्या सामर्थ्याला भिवून रडत होती त्याच्या रडण्याचे सूर म्हणजे एखाद्या स्त्रीच्या रडण्याचे करून आवाज वाटत होते ते आवाजराजाने ऐकले दुर्बळाचे रक्षण करणे हे क्षत्रियाचे कर्तव्यकर्म आहे व ते आपण केले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला तेव्हा गणेश देवाने त्याच्या अंतकणात प्रवेश करून त्याला उत्तेजित केले तेव्हा राजाने मोठ्याने म्हटले शक्ती व तेजस्वी उत्साह यांनी समृद्ध असामी मी या देशातील सर्वांचा राजा हा येथे उभा असता आपल्या वस्त्राच्या टोकात अग्नीला बांधणारा असा कोण पापी आहे माझ्या धनुष्यातून सुटणारा बाण आपल्या प्रकाशाने दश दिशा चकाकीत करीत धावत सुट्टी व त्या पाप्याच्या अंगातील सर्व अवयवांना छिन्नविछिन्न करून त्याला आज यम यमसदनाला पाठवतील हरिश्चंद्राचे हे उद्गार ऐकून विश्वामित्र खवळून गेला त्याच्या क्रोधाग्नीत विद्याशास्त्रे एकदम भस्मसात झाली आणि अश्वस्थ झाडाच्या पानाप्रमाणे थडथड कापत हरिश्चंद्र विश्वामित्रापुढे येऊन हात जोडून अत्यंत लीनपणे त्याला म्हणाला श्रेष्ठ ब्राह्मण व दरिद्री लोक यांनी दान देणे दुर्बळाचे रक्षण करणे आणि शत्रूविरुद्ध लढाई करणे ही जी राजाची कर्तव्य आहे तीच मी करीत आहे तेव्हा विश्वामित्र राजाला म्हणाला मी ब्राह्मण आहे मला दान दे सोने पुत्र पत्नी स्वतःचे जीवन व आयुष्य राज्य व भाग्य यापैकी काहीही विश्वमित्राने सांगितले तरी ते घेण्यास हरिश्चंद्र तयार झाला राजसूय यज्ञ करण्यासाठी प्रथम काही दान ऋषीने मागितले ते दान राजाने दिले आणखी जास्त दान दिले त्यानंतर हरिश्चंद्र त्याची बायको व मुलगा आणि त्याचे सत्वई वगून बाकी सर्व पृथ्वीचे साम्राज्य ऋषीने मागितले ते दान देण्याचे हरिश्चंद्राने आनंदाने कबूल केले नंतर विश्वामित्राने हरिश्चंद्राला अंगावरची वसरे टाकून वल्कले परिधान करावयास सांगितले हरिश्चंद्राने राज्याबाहेर जाण्याची तयारी केली व तो जाऊ लागला तेव्हा विश्वामित्राने त्याला ते अडोन म्हटले राज सुयज्ञाच्या दानाची बाकी राहिलेली रक्कम प्रथम तू मला दे मग पुढे जा मी स्वत बायको मुलगा याशिवाय जगात माझ्या मालकीचे आता काहीही राहिलेले नाही असे राजा विश्वमित्राला म्हणाला त्यावर विश्वमित्र म्हणाला ते काहीही असो ती बाकी तू दिलीच पाहिजे ब्राह्मणाला दान देण्याचे वचन देऊन ते वचन अपूर्ण ठवलेस तर त्यामुळे देणाराचा नाश होतो ते तू बाकी दिली नाहीस तर मी तुला शाप देन हे शब्द ऐकून त्या दुर्दैवी राजाने ती बाकी एका महिन्यात आणून देतो असे विश्वमित्राला वचन दिले तो प्रवासाच्या मार्गाला लागला प्रवासातील खडतड संकटांची काही जाणीव नसलेल्या बायकोला बरोबर घेऊन तो प्रवासाच्या मार्गाला लागला तेव्हा त्याचे सर्व प्रजाजन दुःखाने व्याकुळ होऊन रडू लागले तू आपली प्रजा व राज्य सोडून जातोस हे बरे नाही अशा प्रकारची विनंती वजा आर्जवे त्याची प्रजा करीत होती हरिश्चंद्र थपकत थपकत प्रवासाचा मार्ग चालू लागला राजा प्रवासाला जाण्याचे मुद्दाम लांबणीवर टाकीत आह असा समज करून विश्वमित्र क्रोधावस्थेत उपस्थित झाला व त्याने राणीला एक सोटा हाणला तो सोटा हाणीत असता राजा राणीचा हात धरून तिला प्रवासाच्या मार्गाला ओढीत नेत होता काशी हे शिवाची पवित्र क्षेत्र आह त्यावर कोणाचा ताबा नाही असा विचार करून हरिश्चंद्राने पत्नीला व मुलाला बरोबर घेऊन काशीचा मार्ग धरला हरिश्चंद्र काशीला जाऊन पोहोचतं न पोहोचतो तोच निर्दय विश्वामित्र त्याच्यापुढे दत्त म्हणून उभा राहिला एक महिना संपला नव्हता तरी दानाची राहिलेली बाकी तो हरिश्चंद्राला मागू लागला हे नवे संकट पाहून शैव्या राजाला आपल्या रडक्या आवाजाने सुचविले की त्याने तिला बाजारात विकावे आणि रकमेची भरपाई करावी ही सूचना ऐकताच हरिश्चंद्र मूर्छा येऊन खाली पडला तो शुद्धीवर आला तेव्हा द्राव रीतीने शोक करू लागला त्याला पुन्हा मूर्छा आली त्याची ती दुःखस्थिती पाहून त्याची बायको सुद्धा, मूर्छा येऊन खाली पडली ते अशा बेशुद्ध अवस्थेत पडले असता भुकेने व्याकू झालेला त्यांचा मुलगा दुःखातिशयाने ओरडू लागला बाबा बाबा मला भाकर द्या हे आई आई मला खायला दे भूकेने माझा जीव कसावीच झाला आहे त्याच क्षणी विश्वामित्र प्रग झाला व त्याने हरिश्चंद्राच्या तोंडावर पाणी शिंपडून त्याला शुद्धीवर आणले व तो त्याला दानाची वाकी आत्ताच्या आत्ता दे असे म्हणू लागला हरिश्चंद्राला पुन्हा मूर्जा आली विश्वामित्राने त्याला पुन्हा शुद्धीवर आणले सूर्यास्ताच्या आत तू जर आपले वचन पुरे केले नाहीस तर मी तुला शाप देईन अशी विश्वमित्राने हरिश्चंद्राला धमकी दिली राणीने फार आग्रह केल्यावरून राजा तिला विकण्यास तयार झाला तरी पण तो तिला म्हणाला असे अभद्र शब्द जर माझ्या तोंडातून निघतील तर जगातील निचातील नीच माणूस जे करणार नाही ते मी करेन त्यानंतर राजा शहरात गेला व स्वतःची जेवढ्या शब्दांनी निर्बसना करता येईल तेवढी करून त्याने आपल्या पत्नीला गुलाम म्हणून विकण्याचे जाहीर केलं आपल्या घरात मूलकरीन काम करण्यासाठी एका ब्राह्मणाने राणीला विकत घेतले तिला जी योग्य किंमत येईल ती त्या ब्राह्मणाने दिली आपल्या आईला कोणी ओढून नेत आहे असे पाहून तिचा मुलगा तिच्याकडे धावत आला त्याचे डोळे अश्रुंनी डबडबले होते आई अशी त्याने हाक मारली मुलगा आईजवळ आला तेव्हा त्या ब्राह्मणाने मुलाला लात मारली परंतु तो मुलगा आई आई असे ओरडत आईला मिठी मारून तिला असाच बिलगुन राहिला तो आपले आईला जाऊ देईना तेव्हा राणी म्हणाली धनी महाराज माझ्यावर दया करा आणि या मुलाला सुद्धा तुम्ही विकत घ्या कारण हा मुलगा मजजवळ नसला तर घरातील कामधंदा व्यवस्थितपणे माझ्या हातून होणार नाही व मग मी तुमच्या घरात खायला काळ व भुईला बार होईन म्हणून गाईला जसे वासरू भेटते तसे माझे मूल तुम्ही मला भेटवा ब्राह्मण कबूल झाला ही घे मुलाची किंमत व तो मला दे असे म्हणून ब्राह्मण आणि हरिश्चंद्राच्या बायकोला व मुलाला घेऊन ब्राह्मण गेला व दिसेनासा झाला तेव्हा विश्वामित्र तेथे ते पुन्हा प्रगट झाला व दानाची बाकी दे म्हणून त्याने हरिश्चंद्राला मिळाली होती ती हरिश्चंद्राने विश्वामित्राच्या हातावर जेव्हा व्यवस्थित ठेवली तेव्हा विश्वामित्र तेथे ते रागाने म्हणाला हे शूद्र क्षत्रिया माझ्या श्रेष्ठ तपाला शोभेल अशीही तुझी देंगी आहे असा जर तुझा समज असेल तर मी आतापर्यंत जे पवित्र भावनेने तपश्चरण केले आहे व तपनिष्ठेमुळे माझ्या अंगात जीप्यमाण शक्ती आली आहे त्या शक्तीच्या प्रभावाने मी तुला आता चांगला धडा शिकवणार आहे हे तू पाहशील हे विश्वमित्राचे मर्मभेदक शब्द ऐकून हरिश्चंद्राने आणखी देणगी दाखल जास्त रक्कम देण्याचे वचन दिले ते वचन स्वीकारले पण ते सुर्यास्ताच्या पूर्ण केले पाहिजे असे हरिश्चंद्रला त्यांनी बजावले हे वचन पूर्ण करावायचे तर आता स्वतःला विकून घेणे याशिवाय दुसरा मार्गच नाही असा विचार करून विश्वामित्राची क्रूर मागणी पूरी करण्यासाठी हरिश्चंद्राने स्वतःला विकून घ्यावायचे ठरविले हा त्याचा विचार त्याच्या मनात ठाम झाल्याबरोबर सत्य धर्म चांडाळाचे विद्रूप धारण करून हरिश्चंद्रापुढे प्रगट झाला व त्याला विकत घेण्याचे त्यांनी हरिश्चंद्राला सांगितले परंतु विक्रीची रक्कम ठरविण्याचा पूर्ण अधिकार आपला आहे अशी अट सत्यधर्मा हरिश्चंद्राला सांगितली चांडाळाच्या चा घरी नोकर म्हणून आयुष्य चालविणे म्हणजे अधोगतीची परमावधी झाली म्हणून असले हिन आयुष्य जगण्यापेक्षा राक्षची छळ करणाऱ्या विश्वामित्राच्या शापाग्नीने आपण भस्मसात होणे बरे असे हरिश्चंद्राला वाटले तेव्हा त्याने चांडाला सांगितले की तू मला विकत घेऊ नकोस हे उद्गार हरिश्चंद्रच्या तोडून बाहेर पडताच न पडता तोच विश्वामित्र पुन्हा तिथे प्रगट झाला व चांडा जी रक्कम देईल ती रक्कम घे व ती रक्कम मला देऊन आपले वचन पुरे कर नाही तर मी शाप देऊन तुझा नाश करेन असे बोलून विश्वामित्राने हरिश्चंद्राला तंबी दिली यावर हरिश्चंद्र काकुतीला येऊन विश्वामित्राला म्हणाला की चांदळाच्या घरी चा राबून मी माझी ही नवस्था करून घेण्यापेक्षा मी तुमचा दास होतो व देंगीची सर्व रक्कम पिटेपर्यंत मी तुमची नोकरी करत राहतो तरी तुम्ही मला चांदळाच्या घरी चा जाण्याचा आग्रह धरू नका ही एवढी भीक मला घाला यावर विश्वमित्राने उत्तर दिले की तू जर माझा गुलाम झालास तर चांडळाकडून अलोट पैसा घेऊन मी तुला चांडळाला विकेन हे ऋषीचे उद्गार ऐकून चांडळाला आनंदाची उकळी फुटली पण हरिश्चंद्राचे सर्व उपाय हरल्यामुळे तो गलित धैर्य झाला चांडळाने पैसे दिले व हरिश्चंद्राला दोरीने बांधून तो आपला गुलाम म्हणून रस्त्याने मारीत पिटीत त्याला घरी घेऊन गेला गोंधळलेल्या व दुःखातिशयाने बेवान झालेल्या मनस्थितीत हरिश्चंद्र चांदळाच्या घरी गेला स्मशानातील प्रेतावरचे कपडे चोरून आणण्याचे काम चांडाने त्याला दिले अशा रीतीने चोरलेल्या कपडांची जी किंमत येईल तिथून दोन षष्टांग भाग हरिश्चंद्राला तीन षष्टांग भाग स्वतःला व एक षष्टांग भाग राजाला द्यावयाचे चांडाने ठरविले भयानक स्मशानात अशा प्रकारचा हीनधंदा हरिश्चंद्राने एक वर्षभर केला त्याचे हे वर्ष इतक्या दुःखात गेले की त्याला वाटले आपण शंभर वर्ष अशा स्थितीत घालविली थकून बागून तो जेव्हा स्मशानभूमीत झोपी जाईल तेव्हा त्याला आपल्या दुःखद व कष्टप्रद आयुष्यातील अनेक प्रसंगाबद्दलची भयानक स्वप्ने पडत एकदा तो झोपेतून जागा झाला तेव्हा त्याने आपली पत्नी स्मशानभूमीत उभी असलेली पाहिली ती आपल्या मृत मुलाचे प्रेतसंस्कार करीत होती मुलगा सर्पदंशाने मेला होता दोघांची दृष्टादृष्ट झाली तेव्हा पती पत्नी एकमेकास ओळखले नाही कारण दुर्दैवाच्या तडाख्या सापडल्यापासून त्यांच्यावर अनेक दुःखाचे व कष्टाचे जे प्रहार झाले त्यामुळे त्यांच्या एकंदर स्वरूपात आमुगलाग्र बदल झाला होता परंतु राणी आपल्या मुलाबद्दल जेव्हा दुःखावेगात जोरजोराने शोक करू लागली तेव्हा तिच्या आवाजावरून हरिश्चंद्राने ओळखले की तो आवाज आपल्या पत्नीचा आहे दुःखावेगाने त्याला मूर्जना आली व तो खाली पडला मूर्छित अवस्थेत राजा बडबड करू लागला तेव्हा त्याचा आवाज ऐकून तिने ओळखले की हाच आपला पती होय त्याचीही विपन्नावस्था पाहून तिलाही मूर्जना आली दोघांना जेव्हा शुद्धी आली तेव्हा ती दुःखातिशयाने जोर जोराने शोक करू लागली मुलगा मेला म्हणून हरिश्चंद्र शोक करू लागला आणि पतीची हृदयद्रावक अवस्था पाहून राणी शोक करू लागली त्याच्या खांद्यावर आपले मस्तक ठेवून तिने त्याला घट्ट अलिंगन दिले व नंतर ती म्हणाली मी अगदी भांगबावून गेले आहे मी हे काय पाहत आहे स्वप्न की वस्तुस्थिती जर वस्तुस्थिती मी पाहत असेल तर मला असेच म्हणावे लागते की जग खऱ्याचे नाही कारण सत्याने चालणाऱ्याला जगात काही किंमत राहत नाही मुलाची तयार झालेली चिता जळत असलेली पाहून हरिश चद्राचा अंतकरणाचा भडका उडाला व आपला धनी जो चांडा त्याची परवानगी न घेता आपण जीव द्यावा की काय असा त्याच्या डोक्यात विचार चालू लागला धन्याची परवानगी न घेता आपण जीव दिला तर जे काही भलेभुरे परिणाम भोगावयाचे असतील ते भोगावेत असे त्याला वाटू लागले याबाबतीत तो आपल्या मनाची व पत्नीची अशी समजूत घालू लागला की मी जर सद्भावने दानधर्म केला असेल यज्ञ या क्लिअर आणि माझे धर्मगुरु व पुरोहित यांचा योग्य आदर सत्कार करून त्यांना जर मी संतुष्ट केले असेल तर माझा पत्नीचा व मुलाचा परलोकात संयोग हो आल्या पतीप्रमाणे आपणही जीव द्यावा असे राणीनं ठरविले हरिचंद्राने आपल्या मृत मुलाला पेट्छा चित्वर उचलून ठल व तो प्रभू हरिनारायण कृष्ण याची मनात प्रार्थना करू लागला तेव्हा आदी देवता सर्व देव सत्यधर्म व विश्वमित्र हे त्या ठिकाणी प्रगट झाले आत्महत्या करू नकोस अशी सत्य धर्माने हरिश्चंद्राला विनंती केली तू तुझी पत्नी व मुलगा यांनी आपल्या सत्कर्मानी स्वर्ग जिंकला आहे असे इंद्राने हरिश्चंद्राला सांगितले हरिश्चंद्र राणी व त्यांचा मुलगा यांच्यावर देवांनी अमृत अमरत्व आणि फुले यांचा आकाशातून वर्षाव केला राजपुत्राला जिवंत केले व त्याला तारुण्याचा बहर दिला हरिश्चंद्राला स्वर्गीय कपड्यांचा पोशाख केला त्याने व राणींनी राजपुत्राला कवटाळले देव हरिश्चंद्राला स्वर्गात नेऊ लागले तेव्हा तो त्यांना म्हणाला माझा घरी जो चांडा त्याची समती घेतल्याशिवाय व त्याची नुकसान भरपाई दिल्याशिवाय मला स्वर्गात जाता येत नाही तेव्हा धर्म म्हणाला मीच दैवी शक्तीने चांदळाचे रूप धारण केले होते हरिश्चंद्र म्हणाला माझी प्रजा माझ्या पुण्यमय कर्माची सहभागी आहे म्हणून तिला निदान एक दिवस तरी माझ्यावरून स्वर्गात ठेवून घेतल्याशिवाय मला स्वर्गात जाता येत नाही इंद्राने ही विनंती मान्य केली विश्वमित्राने राजाचा पुत्र रोहीदास याला हरिश्चंद्राच्या मागून गादीवर वसवाव असा विधी केला। त्यानंतर हरिश्चंद्र त्याच मित्र अनुयायी प्रजा वगर्व मिळून स्वर्गाचा मार्ग आक्रमू लागल हरिश्चंद्राचा कुलप्रोहित वसिष्ठ हा गंगा नदीच्या पाण्यात बारा वर्ष राहून तपश्चर्या करीत होता ती तपश्चर्या संपली तेव्हा विश्वमित्राने हरिश्चंद्राला क्षुद्र भावनेनिअमान स्थितीत वागवून हाल, हाल करून त्याला कसे दे माय धरणी ठाय करून टाकले याचा तपशील वृत्तांत वसिष्ठाच्या कानावर गेला तेव्हा तो मनस्वी रागावला तो म्हणाला देव व ब्राह्मण यांनी पूज्य मानणारा धर्मनिष्ठ व सात्विक वर्तन असणारा सर्वोत्कृष्ट राजा हरिश्चंद्र याला हीनपणे विश्वमित्राने वागविले हे ऐकून माझा राग इतका अनावर झाला की विश्वमित्राने माझे शंभर मुलगे मारल्याचा वृत्तांत माझ्या कानी पडला तेव्हा माझा राग इतका अनावर झाला नव्हता असे उद्गार काढून वसिष्ठ म्हणाला हे दुष्ट ब्राह्मण द्रेष्ट्या हा घे माझा शाप तुला बुद्धिमान लोकांच्या संगतीतून तुझी हकलपट्टी होईल तुझी सारासार विचारशक्ती नष्ट होईल तू बगळा होशील त्यानंतर विश्वमित्राने वसिष्ठाला उलट शाप दिला व त्याला अरी पक्षी केले अरीची उंची दोन हजार म्हणजे अठरा मैल होती त्या दोघा तुंबळ युद्ध झुंपले प्रथम दोघांनी पंखांनी एकमेकांवर प्रहार केले नंतर बगळ्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर एकसारखा पंखांचा मारा केला अरीने आपल्या पायांच्या नखांनी बगळ्याला खूप मारले त्यांच्या प्रचंड युद्धामुळे व पंखाच्या उघडझापांमुळे जो वारा उत्पन्न झाला त्यामुळे पर्वत कोसळून पडले पृथ्वी थरथर कापू लागली महासागराचे पाणी समुद्र सोडून बाहेर उसळून आले आणि खुद्द पृथ्वीचा पाया डळमळीत झाल्यामुळे तो खाली पातळाकडे सरळ मुडत चालली दोघांच्या लढाईमुळे सर्व जगात जी उंथापालच झाली तीमुळे पुष्कळ प्राणी नाश पावले हा भयंकर संहार पाहून सर्व देवांना बरोबर घेऊन ब्रम्हदेव लढाईच्या ठिकाणी आला व त्याने बक व अरी यांना लढण्याची एकदम बंद करा अशी आज्ञा केली परंतु ते दोघे लढण्यात इतके गुंग झाले होते की त्यांना ब्रह्मदेवाची आज्ञा मान्य करण्याचे भानही राहिले नव्हते परंतु ब्रम्हदेवाने दोघांनाही पूर्वीशी रुपये प्राप्त करून दिली त्यानंतर त्यांनी लढण्याचे थांबविले परस्परात तह हो करून घ्या व दोघेही मित्रत्वाने वागा असा सल्ला ब्रह्मदेवाने दोघांना दिला वसिष्ठ व विश्वमित्र हे परस्परांचे वैरी होते हे दाखविणारी आणखी दुसरी कथा अयोध्येचा राजा अमरीश याची आहे ती खाली देत आहे अमरीश यज्ञ करण्यात मग्न झाला असता इंद्रा आणि पशु पशू पळवून नेला यावर पुरोहित म्हणाला की अशुभ शकून झाला आहे तो राजाच्या वाईट राज्यकारभारामुळे होय नरबळी दिल्याशिवाय हा अशुभ शकून पार धुतला जाणार नाही असे केले नाही तर त्यापेक्षा फार मोठे प्रायचित्य घ्यावे लागेल नरबळी मिळवण्यासाठी महर्षी अंबरीश याने फार प्रयत्न केला पण तो त्याला मिळाला ना नाही फिरत फिरत तो शेवटी महर्षी रुचिकेला भेटला व तुमच्या अनेक पुत्रांपैकी एक पुत्र नरबळी म्हणून एक लक्ष गायी घेऊन विकद्या, असे तो ब्रम्हर्षीला म्हणाला रुचिकाने उत्तर दिले की मी पहिला मुलगा विकणार नाही त्याची पत्नी म्हणाली मी सर्वात लहान मुलाला विकणार नाही कारण सर्वसाधारणपणे सर्वात लहान मुलगा मातेचा आवडता असतो हे संभाषण ऐकून दुसऱ्या नंबरचा शून्य शेब म्हणा ही पाळी माझ्यावर येते असे मी समजतो वह हे खरे मांडले तर माझी अशी इच्छा आहे की राजाने मला विकत घ्यावे राजाने एक लक्ष गाई दहा कोटी सोन्याची नानी व रत्नाच्या राशी देऊन शूनशेपाला नेले अंबरीश व शूनशेप हे पुष्कर या गावामधून चालले असता शूनशेपाने आपला मामा विश्वामित्र याला पाहिले विश्वामित्र तिथे इतर ऋषीबरोबर तपशर्या करण्यात गुंतला होता असे शूनशेपाला दिसले शूनश विश्वामित्राच्या बाहूत आपले अंग टाकून दिले व स्वतः कोरोना वाकली विश्वामित्राने शून्यक्षेपाचे सांत्वन केले त्यानंतर शून्यक्षेपाच्याऐवजी तुम्ही कोणी एकजण बळी म्हणून जा असे त्याने स्वतःच्या मुलांना परोपरीने सांगितले यावर ब्रह्मर्शीचा मुलगा मधुचंद व इतर मुले यांनी या गोष्टीला स्पष्ट नकार दिला ते उद्दटपणे तिरस्कारपूर्वक शब्दात वडिलांना म्हणाले दुसऱ्याच्या मुलाचे प्राण वाचविण्यासाठी धडपड तुम्ही करता पण स्वतःच्या मुलाचे प्राण तुम्ही देता हे कसे काय तुमचे हे कृत्य चुकीचे आहे असे आमचे स्पष्ट म्हणत आहे तुमचे हे कृत्य म्हणजे स्वतःचे मांस स्वतः खाण्यासारखे आहे आपल्या मुलांनी आपल्या आज्ञेचा अभेर केलेला पाहून विश्वमित्राला अतिशय राग आला आणि वसिष्ठाच्या मुलांप्रमाणे तुम्ही सर्वजण अत्यंत नीच वर्गात जन्म घ्याल व एक हजार वर्ष खाल असा त्यांनी मुलांना शाप दिला नंतर तो शूनक्षेपाला म्हणाला तुझ्या गळ्यात तांबड्या फुलांची माळ घालून तुझ्या अंगाला निरनिराळी माखणे चोपण्यात येतील आणि विष्णूच्या यज्ञयू पाशी तुला दोरांनी बांधण्यात येईल तेव्हा अंबरीशाच्या यज्ञात अग्नीला उद्देशून या दोन पवित्र गाथा गायल्यानंतर तुझ्या सर्व कामना सफल होतील दोन गाथा विश्वमित्राकडून मिळाल्यानंतर शून्यक्षेप अंबरीशला म्हणाला आपण इष्टस्त जाण्याच्या मार्गाला ताबडतोब लागूया त्याप्रमाणे ते मार्गाला लागले तांबडे वस्त्र त्यांच्या अंगावर घातल्यानंतर शून्यक्षेपाला यज्ञयूपाजवळच्या मेखेला बांधले तेव्हा इंद्र व त्याचा धाकटा भाऊ विष्णू यांना उद्देशून शून्यक्षेपाने ते उत्कृष्ट श्लोक म्हटले गुप्तविद्येने अलंकृत असल्याचे श्लोक ऐकून सहस्र डोळ्यांच्या इंद्राला आनंद झाला व त्याने शून्यक्षेपाला दीर्घायुषी केले वसिष्ठ व विश्वामित्र हे प्रत्येक बाबतीत परस्परांचे विरोधी होते हे दाखविणारी शेवटची कथा राजा कालमाशपद यांच्यासंबंधीची आहे ती कथा महाभारताच्या आदी पर्वात सांगितली आहे ती अशी कालमाशपद हा इक्ष्वाकू वंशाचा राजा होता त्याने आपणाला राज पुरोहित नेमावे अशी विश्वमित्राची इच्छा होती परंतु या जागेसाठी राजाने वसिष्ठाला पसंत केले परंतु एकदा असे झाले की राजा शिकारीला गेला असता पुष्कळ जनावरांची शिकार केल्यानंतर तो थकला त्याला भूक व तहान लागली रस्त्याने चालत असता त्याला वसिष्ठाच्या शंभर मुळापैकी थोरला मुलगा शक्ती हा भेटला तेव्हा राजाने त्याला रस्त्यातून बाजूला होण्यास आज्ञा केली त्या पुरोहितांनी नम्रतेने उत्तर दिले हे राजा हा रस्ता माझा आहे या रस्त्यावर माझी वहिवाट अत्यंत जुन्या काळापासून आहे सर्व बाबतीत राजाने ब्राह्मणापुढे नमते घेतले पाहिजे राज व मुनी यातून कोणी नमते घेईना व रस्ता सोडून बाजूला होईना त्यामुळे त्यांची तेड फार तीव्र झाली राजाने मुनीला चाबूक मारला संत्रस्त ऋषी त्रास देणाऱ्याला शाप देतात ही जुनी पुराणी वहिवाट आहे तिला अनुसरून तू मनुष्य बक्ष खोशील असा मुनीने राजाला शाप दिला त्याचे असे झाले की कालमाशपद राजाचा पुरोहित होण्याच्या निमित्ताने वसिष्ठ व विश्वमित्र यांच्यात वैर उत्पन्न झाले होते राजा शिकारीला गेला तेव्हा तेव्हा विश्वमित्राही त्या पाठोपाठ गेला होता राजा शक्तीबरोबर वाद करीत असता विश्वमित्र तेथे आला आपला प्रतिस्पर्धी वसिष्ठ यांच्या मुलाशी राजाचा चाललेला वाद पाऊन विश्वमित्राने स्वतःला अदृश्य करून घेतले व पुढे निघून जाऊ लागला राजा शक्तीची दयाचित आहे असे पाऊन विश्वमित्राने आपले रूप प्रकट केले व नरमांस भक्षक राक्षसाला राजाच्या अंगात प्रवेश कराव्या लावून शक्तीशी जुळते घेता येऊ नये अशी त्याच्या मनाची स्थिती उत्पन्न केली ब्रह्मर्षीचा शाप व विश्वमित्राची आज्ञा अशा दुहेरी गोष्टीमुळे राक्षसाने विश्वमित्राची आज्ञा पाळली आपला हेतु साध्य होत आहे असे वाटल्यावरून व बाकीच्या गोष्टी आपोआप यथेष्ट घडत जातील असे समजून विश्वामित्राने देश त्याग केला एकदा राजाला भूकेने व्याकू झालेला ब्राह्मण भेटला होता पण त्याला खायलाजवळ काही नसल्यामुळे राजाने आपल्या स्वयंपाक्याच्या हस्ते माणसाचे मांस ब्राह्मणाकडे पाठवून दिले होते तेव्हा तो ब्राह्मण क्रुद्ध झाला तू मनुष्याचे मांस भक्षण करणारा हो असा त्याने राजाला शाप दिला होता तो शाप शक्तीने राजाला दिला दोन्ही शापांची शक्ती एकत्र झाली व ते शाप तात्काळ सफल झाले राजा मनुष्य मांसभक्षक झाला त्याच्यापुढे शक्ती उभा असल्यामुळे राजाचा तोच भैला झाला विश्वमित्राच्या प्रोत्साहनामुळे वसिष्ठाचे सर्व इतर मुलगे राजाचे बळी झाले शक्ती मरण पावलेला पाहून विश्वमित्राने वसिष्ठाच्या मुलाच्या विरुद्ध राक्षसाला चिथवले त्यामुळे सिंह जुळातील लहान पशूंना जसे खातो तसे क्रोधाविष्ट राक्षसाने शक्तीपेक्षा जी लहान मुले होती त्यांना गिळंकृत केले विश्वमित्राने आपले सर्व मुलगे ठार केले हे वर्तमान ऐकले तेव्हा वसिष्ठाला भयंकर दुःख झाले परंतु महापर्वत जसा पृथ्वीला धारण करतो त्याप्रमाणे वसिष्ठाने आपले दुःख अंतकरणात धारण केले आपले नुकसान किती झाले आहे याबद्दल खूप विचार केला परंतु अद्याप कौशिकांचा नाश करावा असा विचार त्याच्या मनात शिवला नाही दुखाने व्याकू झालेल्या या पवित्र साधूने मेरू पर्वताच्या शिखरावरून खाली उडी टाकली परंतु कापसाच्या ढिगावर पडावा तसा तो पर्वताच्या तळाजवळील दगडावर पडला पर्वतावरून उडी मारली तरी आपण वाचलो हे पाहून त्याने भयंकर पटलेल्या वडव्यात प्रवेश केला अग्निच्या ज्वाला प्रदीप्त होऊन चोहीकडे पसरत होत्या तरी त्यांनी त्यांच्या तेन शरीराला काही सिजा केली नाही उलट त्या त्याच्या शरीराला अगदी थंड वाटल्या त्यानंतर त्याने गळ्यात मोठा दगड बांधून समुद्रात उडी मारली परंतु समुद्राच्या लाटांनी त्याला वरच्यावर झेलून कोरड्या जमिनीवर नेऊन सोडले त्यानंतर तो आश्रमाला आपल्या घरी गेला परंतु घर एकाएकी व सुने पाहून पुन्हा दुःखाचा उमळा आला व तो घराबाहेर पडला नुकत्याच पडलेल्या पावसामुळे विपाशा नदीला तुडुंब आलेला त्याला दिसला पुरामुळे नदी तीरावरील पुष्कळ झाडे उन्मळून पडून पुरात वाहत पाहून त्या पुरात उडी टाकून प्राण द्यावा असा त्याने संकल्प केला त्याप्रमाणे त्याने स्वतःला दोऱ्यांनी घट्ट बांधून घेतले व मग पुरा उडी मारली परंतु त्याच्या शरीराभोवती जमलेल्या दोऱ्या पाहून नदीने त्या सोडल्या व त्याला कोरड्या जमिनीवर नेऊन ठेवले म्हणून या नदीला त्या साधूने विपाशा हे नाव दिले व ते नाव तेव्हापासून रूढ झाले त्यानंतर त्याने भयंकर शतत्रू नदी पाहिली ती सुसरी इत्यादी भयंकर प्राणी होते प्राण देण्याच्या उद्देशाने त्याने नदीत उडी मारली पण त्या ब्राह्मणाच्या अग्नीप्रमाणे तेजपुंज देह पाहून ती नदी तो आपल्या पात्रात पडू नये म्हणून शंभर दिशांनी धावली प्राण देण्याचा त्याचा आणखी एक डाव फसला आत्महत्या करण्याचे काही जुळत नाही हे पाहून तो आपल्या आश्रमाला परतला परस्परांना विरोध करण्यासाठी वशिष्ठ विश्वा व विश्वामित्र हे विरुद्ध बाजूला उभे राहिले असे दर्शवणारी ही विशिष्ट उदाहरणे आहेत पण त्यांच्यात अशा प्रकारचा वेळोवेळी जो झगडा झाला त्यापेक्षा आणखी काही विशेष आहे त्या दोघात सर्वसाधारणपण शत्रुत्व होते, होत त्याच्यातील सर्वसाधारण शत्रुत्व हे इतके अमानवी स्वरुपाचे होत की वसिष्ठाला ठार मारावे, अशी विश्वामित्राची इच्छा झाली होती ही गोष्ट महाभारताच्या शल्यपर्वावरुन दिसून येईल महाभारताचा कर्ता पुढील म्हणतो विश्वमित्र व ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्या तपश्चरणाच्या श्रेष्ठत्वाबद्दल स्पर्धा उत्पन्न झाली त्यानंतर त्यांच्यात मोठवैर उत्पन्न झाल स्थानूतीर्थ इथ वसिष्ठाचा फार विस्तीर्ण आश्रम होता आप आपापल्या तपश्चरणाचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ते दोघेजण दररोज उघड रीतीने प्रयत्न करीत परंतु वसिष्ठाचे तपबल पाहून विश्वामित्र फार निरुत्साह झाला तो या याबाबतीत खोल विचार करू लागला आपल्या तपश्चरण्यात कधीही लवमात्र खंड न पडू देणाऱ्या या साधूचे विचार तरंग पुढील होते परमेश्वरांची प्रार्थना करण्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट व तपोनिष्ठ वसिष्ठ याला ही सरस्वती नदी आपल्या प्रवाहात वाहत वाहत माझ्याकडे आणील तो अत्यंत उत्कृष्ट ब्राह्मण येथे येऊन पोहोचला म्हणजे मी त्याला अगदी खात्रीने ठार करीन हा विचार त्याने मनाने नक्की केला तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल झाले होते नद्यातील जी श्रेष्ठ नदी तिला त्याने मनात आणले व मनातच बोलावले विश्वामित्र हा फार बलवान व तापट ऋषी होता हे नदीला माहीत होते आपल्यावर त्याची दृष्टी का वळली हे तिला समजेना ती फार काळजीत पडली ज्या स्त्रीचा नवरा ठार झाला आहे ती स्त्री ज्याप्रमाणे विनम्र अवस्थेत उभी राहते त्याप्रमाणे सरस्वती नदी दोन्ही हात जोडून थरथर कापत व गशला कोरड पडली आहे अशा अवस्थेत मुनी श्रेष्ठाकडे उभी राहिली ती फार व्हॅली होती ती त्याला म्हणाली मी काय करावे तो क्रुद्ध मुनी उत्तरला मी वसिष्ठाला ठार मारणार आहे तर तू त्याला येथे लवकर घेऊ वाऱ्याने गदगदा हल्लेली लता जशी रडत रडत थरथर कापते त्याप्रमाणे ती कमलनयना देवता दोन्ही हात जोडून मोठ्या भीतीने थरथर कापू लागली विश्वामित्राच्या लक्षात तिची भीती आली असली तरी त्याने आपली आज्ञा तिला पुन्हा सांगितली विश्वामित्राची इच्छा किती पापमय आहे व वसिष्ठाचे बळ किती अद्वितीय आहे हे सरस्वतीला माहित होते तथापि ती थरथर कापत वसिष्ठाकडे गेली दोन्ही ऋषी काय शाप देतील याची तिला धास्ती वाटू लागली विश्वामित्राने तिला जे सांगितले ते तिने वसिष्ठाला निवेदन केले भीतीने खंगून गेलेली निस्राण झालेली व पुढे काय होईल याची जबरदस्त जास्ती लागलेली अशा सरसुतीला पाहून वसिष्ठ म्हणाला हे नदी श्रेष्ठी तू घाबरू नकोस मागे पुढे न पाहता तू मला विश्वामित्राकडे वाहून ने तू तसे केले नाहीस तर तो तुला शाप देईल त्या दर्याद्रमुळीचे शब्द ऐकून आपण ही गोष्ट अगदी उत्तम रीतीने कशी करावी याचा ती विचार करू लागली ती मनात म्हणाली वसिष्ठाने मला नेहमी दयाळूने वागविले आहे मी त्याचे हित साधले पाहिजे एके दिवशी तो कौशिक ऋषी नदीच्या तीरावर प्रार्थना करीत अर्धे देत होता त्याला पाहिले तेव्हा नदीला वाटले की ही संधी आपण कार्यभाग उरकण्यास बरी आहे तिने आपल्या प्रवाहाचा लोंडा किनाऱ्यावर जोरात सोडला मित्र व वरुण मुलगा जो वशिष्ठ तो नदीच्या पाण्यात लोटला गेला पाण्यात वाहत चालला असता तो नदीची स्तुती करू लागला हे सरस्वती तू ब्रम्हतळ्यापासून उत्पन्न झालीस तू तु तुझ्या तु उत्कृष्ट प्रवाहांनी सर्व जगात वावरतेस तू आकाशात राहून ढगांमध्ये पाणी भरतेस तूच एक सर्व प्राणी आहेस तुझ्याजवळ असून आम्ही विद्याभ्यास करतो पोषण कांती कीर्ती पूर्णता बुद्धी व प्रकाश ही सर्व तू आहेस तू वाचा आहेस तू स्वहा आहेस हे जग तुझ्या अधीन आहे याप्रमाणे चतुर्विध रुपांनी तू सर्व प्राणी मात्रांमध्ये राहतेस सरस्वती नदी वसिष्ठाला आपल्याकडे वाहून आणीत आहे हे पाहिल्यानंतर त्याचा अंत करण्यासाठी विश्वामित्र शस्त्र शोधू लागला विश्वामित्र रागाने लाल झाला होता हे सरस्वतीने ओळखले आपल्यासमोर ब्राह्मण हत्या होणार हे बरे नवे, असा विचार करून तिने वशिष्ठाला आपल्या प्रवाहाने झटकन वाहून पूर्व दिशेला नेले ते अशा रीतीने की विश्वामित्राला शरीराला हात लावता आला नाही येणेप्रमाणे नदीने दोन्ही ऋषीच्या आज्ञा पाळल्या अशा रीतीने वसिष्ठाला दूर वाहून नेलेले पाहून विश्वामित्राला मनस्वी राग आला तो चिडून नदीला म्हणाला हे नदी श्रेष्ठी ज्या आर्थी तुम्हाला फसविलेस व दूर पळून गेलीस त्या अर्थी राक्षसांच्या राजाला आवडणाऱ्या अशा रक्ताच्या लाटा तुझा प्रवाहात उत्पन्न होत व तू अशा प्रवाहाने वाहत जा असा अशा मिळाला म्हणून ती एक वर्षभर रक्त मिश्रित प्रवाहाने वाहत होती ज्या ठिकाणापासून वसेच्याला वाहून नेले तेथे ते राक्षस यात्रा करू लागले नदीचे रक्तमिश्रित पाणी यथेच्छ पिऊन आनंदाने बेहोश होऊन नाचू लागले व हसू लागले जर काही त्यांना स्वर्ग मिळाला होता काही दिवसांनी त्या ठिकाणी काही ऋषी आले रक्तमिश्रित पाणी पाहून त्यांना जबरदस्त धक्का बसला राक्षस त पाणी मनमुरादपणी पित असल्यामुळे नदीचे पात्र कोरड़ पडू लागल राक्षसांच्या तवडीतून नदीचे सुटका करण्याचे ऋषींनी प्रयत्न कल वशिष्ठ व विश्वमित्र यांच्यात जे वैर होतो पुरा इतरमधल वैर नव्हत ब्राह्मण पुरोहित व क्षत्रिय पुरोहित यांच्यामध्य असलक्षि तिवैर होत विश्वामित्र क्षत्रिय होता तो राजघराण्यात जन्मलेला क्षत्रिय पुरोहित यांच्याकड़ असलिवैर होत विश्वामित्र क्षत्रिय होता तो राजघराण्यात जन्मलिला क्षत्रिय होता कौशिकाचा मुलगा असा विश्वामित्राचा उल्लेख ऋग्वात तीन तिस केला आहे, आह विश्वामित्राबद्दल जास्त तपशीलवार माहिती विष्णू पुराणात दिलिरुष राजाच्या वंशात जन्मलिगंधी याचा मुलगा विश्वामित्र अशी ती माहिती आह हरिवंशात या माहितीला आधार मिळतो पिढ्यानपिढ्यांनी जो अग्नि चितविला होता त्याला विश्वमित्राच्या कुटुंबानिजपून ठल्हत अशी माहिती आपल्याला ऋग्वित तीन एक ऋग्वेदावरून आपल्याला अशी माहिती की त्या वेदातील बऱ्याच ऋषा विश्वामित्राने रचल्या होत्या त्याला राजर्षीपद अर्पण करण्यात आले होते सर्व वेदातील ऋषांमध्ये अत्यंत पवित्र मानलेली अशी जी ऋचा आहे ती ऋग्वेदातील गायत्री मंत्राची ऋचा तीन बासष्ट दहा विश्वामित्राने रचली होती विश्वा आपल्याला दुसरी जी महत्वाची गोष्ट माहिती आहे ती ही की तो क्षत्रिय होता व त्याचे कुटुंब भारताच्या वंशाचे होते ब्राह्मण व क्षत्रिय लोकांमध्ये या काळच्या सुमारास खालील गोष्टीसंबंधी झगडा चालला होता असे दिसते एक दान स्वीकारण्याचा हक्क दान म्हणजे ज्याला दान द्यावा त्याने काही काम न केले तरी त्याला दात्याने पैसे अगर तर वस्तू देणे ब्राह्मणाशिवाय इतर कोणालाही दान स्वीकारण्याचा हक्क नाही असे ब्राह्मणांचे म्हणणं होते दान स्वीकारणे हा फक्त ब्राह्मणांचाच हक्क आहे असे ते म्हणत म्हणूनच म्हणून असे म्हटले आहे की क्षूद्राला दान देण्याची राजाला इच्छा झाली तर त्याने क्षूद्राला प्रथम काम करावयास लावावे 2. वेद शिकवण्याचा अधिकार फक्त वेद अभ्यास करण्याचा हक्क क्षत्रियाला आहे असे ब्राह्मण म्हणत वेद शिकविण्याचा अधिकार त्याला नाही तो अधिकार फक्त ब्राह्मणांना आहे तीन यज्ञात पुरोहितपणा करज्ञ करने। याग करण्याचा अधिकार क्षत्रियाला आहे परंतु यज्ञात पुरोहितपणा करण्याचा अधिकार क्षत्रियाला नाही असे ब्राह्मणांचे म्हणणं होते पुरोहित पुरोहितपणा करणे हा फक्त ब्राह्मणांचा अधिकार आहे असे ते म्हणत येथे विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की वर सांगितलेल्या मुद्द्यांसंबंधी आणि विशेषतः तिसऱ्या मुद्द्यासंबंधी झगडे लढविण्यास व परस्परांचे विरोध म्हणून उभे राहण्यास ब्राह्मण व क्षत्रिय यांनी मागपुढे पाहिले नाही रामायणात त्रिशंकूची कथा दिली आह ती या म्हणण्यास पाठिंबा देते ती कथा खाली दिली आह इश्वा वंशज राजा त्रिशंकू याने आपण जेणेकरून सदेह स्वर्गाला जाऊ असा यज्ञ करण्याचे योजिले याबाबतीत त्याने वसिष्ठाला आमंत्रण देऊन बोलावले त्याला आपला हेतु त्याने सांगितला तेव्हा वसिष्ठ म्हणाला हे अशक्य आहे स्त्रीशंकू दक्षिण दिशेला प्रवास करीत गेला तेव्हा वसिष्ठाचे शंभर मुलगे घोर तपश्चर्या करण्यात दंग झालेले त्याला आढळले तेव्हा त्याच्या ते वडिलाने जे करण्याचे नाकारले होते ते करण्यास स्त्रीशंकूने त्या मुलांना विनविले त्याने त्या मुलांना अत्यंत पूज्य भावनेने व नम्रतेने विनंती केली तो त्यांना म्हणाला संकट काळात योग्य सल्लाम असल देणार म्हणून इक्ष्वाकू आपल्या कुळ पुरोहितांना मानत आली आह मी स्वतः तुमच्या वडिलांच्या खालोखाल तुम्हाला मान देतो तुम्ही आमचे कुलदैवत आहात असे समजतो इतक्या नम्रतेने जरी भाषण केले तरी ती मुले उद्धटपणे त्यांच्या बडेजावीबद्दल त्याला टोचून बोलली मूर्खा सत्यवशनी असा जो तुझा धर्मगुरु त्याने तुला नकार दिला आहे त्याची आज्ञा उल्लंघन करून तू दुसऱ्याची याचना करीत फिरत आहेस हे कसे काय कुलप्रोहित म्हणजे इक्ष्वा कुची सर्वश्रेष्ठ देवता असे आतापर्यंत समजले जाते त्या सत्यप्रिय साधूच्या आज्ञेची अवयला करणे शक्य नाही असे असता तुझा यज्ञ करण्याचे कार्य आम्ही स्वीकारावे राजा तू मूर्ख दिसतोस तू आपल्या राजधानीला परत जा देवर्षी तीनही लोकांच्या पुरोहितपणाला करण्यास योग्य आहे आम्ही त्याचा अपमान कसा करणार बरे यानंतर यज्ञ करण्याबद्दलच्या आपल्या उद्देशाची सविस्तर माहिती त्रिशंकूने त्यांना सांगितली तो त्यांना म्हणाला माझा धर्मगुरु व त्याची मुले यांनी यज्ञ करण्याची माझी विनंती अमान्य केली आहे म्हणून मी आता दुसरा मार्ग पाहतो ही त्याची पर वल्गना ऐकल्यानंतर त्या मुलांना फार राग तू चांडाळ हो असा त्याला त्यांनी शाप दिला तो शाप ताबडतोब सफ झाल्यामुळे हो दुःखी त्रिशंकूच्या देहाचे स्वरूप बदलले त्याला गलिच्छ चांडाळाचे रूप प्राप्त झाले याच वेळी विश्वामित्र दक्षिण दिशेला आपल्या तपोवळात व सद्गुणात भर टाकण्यासाठी तपश्चर्या करीत होता त्रिशंकू गतकाळातील दुखाचे शोकमय स्मरण करीत होता चांडाळाचे रूप मिळाल्यानंतर त्रिशंकू विश्वामित्राकड गेला विश्वमित्राने त्याच्या परिस्थितीच सिंहावलोकन केले व त्याच्या यज्ञात पुरोहित म्हणून काम करण्याच त्याने त्रिशंकूला वचन दिल त्याच्या पुरोहितांच्या शापामुळे त्याला जे चांडाळाचे रूप प्राप्त झाले त्याच रुपात स्वर्गात पाठविण्याबद्दल त्याला विश्वमित्राने हमी दिली विश्वामित्र त्रिशंकूला म्हणाला ज्या आरतीतू कुशिकाच्या मुलाकड़ याचना करण्यात आला त्याअर्थी तो आता स्वर्गात गेलास असे समज त्यानंतर यज्ञाची तयारी करण्यासाठी विश्वमित्राने त्रिशंकूला सांगितले यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी सर्व ऋषी व वसिष्ठाचे कुटुंब यांना आमंत्रणे पाठविण्याबद्दल विश्वमित्राने त्रिशंकूला सांगितले विश्वमित्राचे शिष्य अज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यास देशोदेशी गेले व परत आले तेव्हा त्यांनी गुरुला अशी बातमी की तुमचा संदेश ऐकल्याबरोबर सर्व देशातील ब्राह्मण जमा होत आहेत व येथे आले आहेत फक्त महादेव वसिष्ठ हे आले नाहीत वसिष्ठाचे शंभर मुलगे रागाने संतप्त झाल्यामुळे त्यांचा आवाज बोलताना कापू लागला ते कापऱ्या आवाजात म्हणाले यज्ञ करणारा माणूस चांडा पुरोहितपणा करणारा माणूस क्षत्रिय अशा यज्ञातील अर्ध्याचा देव व ऋषी स्वीकार करणार चांडाने यज्ञात दिलेले अन्न खाल्ल्यानंतर आणि विश्वामित्राने त्याचे आदरादित्य केल्यानंतर तेजस्वी ब्राह्मण स्वर्गात कसे जाऊ शकतील हे क्रूर शब्द सर्व वसिष्ठ व महोदय यांनी एकत्र म्हणून विचारले तेव्हा त्याचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते ही बातमी शिशागृह ऐकल्यानंतर विश्वामित्राला अनावर राग आला वसिष्ठाच्या मुलांची राख हो व ते गणिच्छ बहिष्कृत म्हणून पुन्हा पुन्हा सातशे जन्म जन्मोत असा विश्वामित्राने त्याला शाप दिला आणि महादेव निषाद हो असा त्याने वसिष्ठाला शाप दिला हा शाप सफल झालेला पाहून विश्वामित्राने त्रिशंकूची स्तुती व यज्ञाला सुरुवात करावी अशी जमलेल्या ऋषींनी त्याने सूचना केली त्या भयंकर ऋषीच्या शापाची भीती असल्यामुळे ऋषींनी यज्ञ विधीला सुरुवात करण्यास संमती दिली या यज्ञात याजक म्हणून विश्वमित्राने स्वतः काम कल आणि इतर ऋषींनी त्याच्या हाताखाली हृत्वीज म्हणून सर्व यज्ञ केले वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यामध्ये हे जे वितृष्ट चालू होते त्यासंबंधी सुदास याने महत्वाचा कार्यभार केला होता असं दिसत वसिष्ठ व सुदासाचा कुलप्ररोहित होता सुदासाच्या राज्याभिषेकाचा विधी वसिष्ठाने केला होता दहा राजांच्या विरुद्ध झालेल्या युद्धात सुदासाला जय मिळविण्यासाठी सहारुह्य केले ते वसिष्ठाने इतके असून सुद्धा सुदासने वसिष्ठाला कुलप्रोहित पदावरून दूर केले सुदासाने विश्वमित्राला त्या जागेवर ठेवले याला काही पुरावा नाही ही, ही।, ही गोष्ट परंपरेने रूढ झाली आहे तिला ऋग्वेदातील तीन पाच तीन नऊ या रुचेचा आधार आहे असे वाटते याला यास्काने पाठिंबा दिला आहे तो निरुक्तान दोन चोवीस म्हणतो ते नंतर गोष्ट सांगतात ऋषी विश्वामित्र हा पिजवानाचा मुलगा सुदास याचा पुरोहित होता विश्वामित्राने सुदासाचा यज्ञ केला वसिष्ठ व विश्वामित्र यांच्यात हो वैर उत्पन्न होण्याला हे पहिले कारण झाले त्या वैरात भर घालणारे व ते वैर जास्त वाढविणारे आणखी कृत्य सुदासाच्या हातून घडले त्याने वसिष्ठाचा मुलगा शक्ती याला अग्णित फेकून दिले व जिवंत जाळले ही कथा सत्ययान ब्राह्मण या ग्रंथात सांगितली आहावेदाच्या सात बत्तीस या रुचेचा उपोद्ध करताना यासन याने या गोष्टीचा संदर्भ दिला आहे तो उपोद्घात अनुक्रमणिकेच्या आधारावर रचला आहे ती अनुक्रमणिका म्यूर याने आपल्या ग्रंथात भाग एक पान तीनशे अठ्ठावीस वर उद्धृत केली आहे सुदासाने शक्तीला जिवंत जाण्याचे दुष्कृत्य का केले याबद्दल ब्राह्मण ग्रंथात काही कारण सांगितले नाही कात्यायन याने ऋग्वेदाला अनुक्रमणिका लिहिली आहे तिच्यावर सद्गुरु शिष्य या लेखकाने टीका लिहिली आहे त्या टीकेत सदर दुष्कृत्यासंबंधी थोडासा खुलासा केलेला आढळतो सद्गुरु शिष्य याचे म्हणणे असे आहे की सुदासानं यज्ञ सुरु केला तेव्हा विश्वमित्र वसिष्ठाचा मुलगा शक्ती यांचा काही गोष्टीवरून खडाजंगी वाद झाला यासंबंधी सद्गुरु शिष्य याचे प्रत्यक्ष शब्द पुढे दिले आहेत वसिष्ठाचा मुलगा शक्ती याने विश्वामित्राचे सामर्थ्य व भाषण यांच्यावर ताण करून त्याला हरविले आणि गधीचा मुलगा विश्वामित्र याचा असा हिरमोड झाला म्हणून तो निरुत्साही झाला सुदासाने शक्तीला अग्नीत का फेकले याचे कारण वरील शब्दांनी व्यक्त केल आहा शक्तीने विश्वामित्राचा जो अपमान कला होता व जी फजिती केली होती त्याबद्दल सूड उगविण्याच्या हेतूने सुदासान शक्तीला अग्नित फेकले होते हे उघड आहा सुदास आणि वसिष्ठ यांच्यात जे वैर वाढत होते त्याला काही केले तरी आळा पडत नव्हता हे वैर फक्त सुदास व वसिष्ठ यांच्यात होते असे नव्हे तर ते त्यांच्या मुलांमध्येही पसरले होते असे दिसते याला तैत्तरीय संहितेमध्ये पुरावा मिळतो तो असा जेव्हा वसिष्ठाचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा वसिष्ठाने अशी इच्छा केली की मला संतती हो मी सुदामाचा पाडाव करीन असा समर्थ हो त्याने हा एकस्मन्न पंचास पाहिला त्याने तो नेला व त्याचा अज्ञात बळी दिला त्यानंतर त्याला संतती झाली आणि त्याने सौदासांचा पाडाव केला या मुद्द्याला कौशिक के ब्राह्मण या ग्रंथात पाठिंबा मिळतो तो असा जेव्हा वसिष्ठाचा मुलगा ठार मारला गेला तेव्हा त्याने अशी इच्छा केली की मला संतती व संपत्ती गुरे ढोरे भरपूर मिळवत आणि सौदासांचा पाडाव करण्यास मी समर्थ हो त्याने यज्ञविधीचा हा प्रकार पाहिला तो वसिष्ठ यज्ञ होय तो केल्यानंतर त्याने सौदासाचा पाडाव केला वसिष्ठाचे वैर सुदासांबरोबर वाढत गेले याबद्दल थोडी शंका आहे ही शंका उत्पन्न होण्याचे कारण असे की सतयान व कौशिक की ब्राह्मण हे ग्रंथ सुदासांच्या बद्दल उल्लेख करतात याचा अर्थ असा की वसिष्ठाचे वैर सौदासांच्या म्हणजे सुदासाच्या मुलाबरोबर होते सुदासबरोबर नव्हते उलट पक्षी मनुचे असे ठाम आहे की याबाबतीत सुदास अपराधी होता व याबाबतीत सद्गुरु शिष्य सुदासाचा उल्लेख करतो याबाबतीत जो बिकटपणा उत्पन्न झाला आहे तो सोडवावयाचा म्हटले तर ते थे थे ते सुदास हा शब्द जेथे अनेक वशनी वापरला आहे तेथे त्याचा अर्थ सुदास कुल असा करावा म्हणजे त्यात सुदास व त्याचे मुलगे या दोघांचाही समावेश होतो दोन सुदास व वशिष्ठ यांच्यामधील झगडा राजे व ब्राह्मण यांच्यामधील झगड्यांपैकी एकच नाही राजे व ब्राह्मण यांच्यामधे जे इतर झगड़ झाले त्यांची माहिती येथे एकत्रपणे देष्ट आह ब्राह्मणांच्या बरोबर झालखा जगड्यांची कथा निरनिराळ्या ग्रंथकारांनी सांगितली आहे, खालील कथा हरिवंशातून घेतली आहे, प्राचीन काळी प्रजापती प्राणीमात्रांचा प्रभू हा अत्रिकुलातील एक राजा होऊन गेला तो अंग या धर्मनिष्ठतेचा पाठीराका होता तो अंगाप्रमाणे बलवान होता त्याला प्रजापती वन या नावाचा मुलगा होता तो मृत्यूची मुलगी सुनीता हिच्यापासून झाला होता तो आपल्या कर्तव्यकर्माबद्दल फारशी काळजी वाहणारा नव्हता काळाच्या मृत्यूच्या मुलीचा हा मुलगा आपल्या माता महाच्या दुष्कर्तीमुळे उदासीन झाला त्याला उपभोगाची आसक्ती अनावर झाली त्यामुळे त्याने आपली सर्व कर्तव्य कर्मे बाजूला सारून उपभोग लोलूप आयुष्य घालविले त्याने राज्याधिकार हातात आल्यानंतर अधर्मकारक रीतीरिवाज वही वाटीला आणले वेदादी धर्मशास्त्राच्या आज्ञा उल्लंघन करून त्याने भ्रष्टाचाराला कवटाळले त्याच्या राज्यात लोक पवित्र धर्मशास्त्राचा अभ्यास करीनात वशषट काळ करीनात कोणी यज्ञ यागादी कर्मे न केल्यामुळे देवांना यज्ञात अर्पण केलेला सोमरस प्यायला मिळेना त्याच्या नाशाची वेळ जवळ चालली होती अधर्मी आयुष्य घरविण्याबद्दल या प्रजापतीचा असा निर्दय निर्धार झाला होता की कोणी यज्ञ करू नये अगर अर्धे देऊ नये अशी त्याने आपल्या प्रजे सक्त ताकीद दिली होती तो म्हणाला मी प्रजेच्या प्रार्थनेचा विषय आहे मी यज्ञ करणारा आहे मी स्वतः यज्ञ आहे म्हणून प्रजेने माझ्यासाठी यज्ञ करावेत व यज्ञासाठी अर्ध मला अर्पण करावे धर्मभ्रष्टाचार माजविणारा हा राजा अंगी काही लायकी नसताना मोठेपणाच्या बाता करून प्रजेशी अत्यंत गर्विष्टपणे वागू लागला तेव्हा मरीजी ऋषीने सर्व मोठे ऋषी जमा केले व तो प्रजापतीकडे त्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेला ते ऋषी जमा केले व तो प्रजापतीकडे त्यांचे शिष्टमंडळ घेऊन गेला ते ऋषी त्याला म्हणाले हे वेन एक पवित्र विधी करण्यासाठी आम्ही सर्वजण पापक्षालनाचा विधी करणार आहोत हा विधी पुष्कळ दिवस चालेल तोपर्यंत तू धर्मभ्रष्ट आचार करू नकोस तू जे आचार चाचरीत आहेस ते शाश्वत सदोर्माला सुसंगत नाही तू कर्तृत्वाने अत्रिकुळाचा प्रजापती आहे तू प्रजेचे संरक्षण करण्यास सार्थक मानावेस हे त्याचे भाषण ऐकून सत्य म्हणजे काय याबद्दल ज्ञान नसलेला तो मूर्ख वेन त्या थो हसत हसत उत्तरला कर्तव्य रूपरेखा आखणारा माझ्याशिवाय दुसरा कोण आहे हे मी कोणाची आज्ञा पाळावी पवित्र शास्त्राचे ज्ञान शक्ती तपोनिष्ठा आणि सत्याचरण याबाबतीत माझी बरोबरी करणाऱ्या या जगात कोणी आहे काय हे दिशाभूल झालेल्या मूर्ख लोकांनो सर्व प्राणीमात्र व कर्तव्य कर्मे यांची उत्पत्ती माझ्यापासून झाली आहे हे तुम्हाला माहीत नाही काय मी मनात आणले तर ता पृथ्वीला जाळून भस्म करीन किंवा जलप्रलय उत्पन्न करून त्यात तिला तुडवीन अथवा स्वर्ग व पृथ्वी यांना एकत्र करीन याबद्दल विश्वास ठेवाव्यास तुम्ही कचरू नका वेराची दिशाभूल झाली असल्यामुळे आणि त्याच्या अंगात दंबाची दुंदी चढली असल्यामुळे त्याला आटोक्यात जाणे शक्य नाही हे त्या प्रभ ऋषींनी ओळखले तेव्हा त्यांचा राग अनावर झाला त्यांनी सशक्त राजाला पकडले तेव्हा तो आपली सुटका करून घेण्यास धडपडू लागला पण ऋषींनी त्याची डावी मांडी रगडली तेव्हा राजाच्या त्या ते मांडीतून अगदी ठेंगणा वा काळा माणूस उत्पन्न झाला तो भीतीने घाबरलेला असल्यामुळे दोन्ही हा जुळून उभा राहिला तो खूप चुळबुळ करीत आहे असे पाहून त्याला म्हणाला खाली वेळी निशिद तो काळा माणूस निषाद कुळाचा आद्य पुरुष झाला वेणाच्या स्वराचरापासून उत्पन्न झालेल्या ढीवर कोळी लोकांचा इतो आद्यजनक झाला ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा दुसरा राजा पुरुरवस हा होय पुरुरवस हा इलाचा मुलगा आणि मैनू स्वतःचा नातू ब्राह्मणाच्या त्याने जो झगडा केला त्याची सविस्तर माहिती महाभारताच्या आधीपर्वात दिली आहे ती अशी त्यानंतर शहाणापुरुरवस इलापासून जन्मला आला इला हे त्याचे आईबाप होते हे आपण ऐकले आहेच तो समुद्राच्या तेरा बेटांवर राज्य करीत होता त्याच्या सभोवती जे लोक होते ते सर्व दैवी लोक होते कारण तो स्वतः लोकांचा फार आवडता राजा होता परंतु पुढे त्याला आपल्या अधिकारांची धुंदी झडली तेव्हा तो ब्राह्मणांच्या बरोबर तंटे करू लागला त्याच्या आरडारुडीकडे लक्ष न देता तो त्याकडून रत्न हिरावून घेऊ लागला सरद कुमार ब्रम्हलोकातून त्याच्याकडे आला त्याची कान उघाडणी करू लागला परंतु त्याने सरतकुमाराचा उपदेश मांडला नाही या लोभी व अधिकारी मदाने विचार विचारभ्रष्ट झालखा राजाला क्रोधाविष्ट ऋषीनी शाप दिला व त्यामुळे त्याचा नाश झाला या मालेतील तिसरा राजा नहूश हो हा होय ब्राह्मणांशी झगडा करणाऱ्या ज्या पुरुष कथावर सांगितली आहे त्या पुरुवरासाचा नहूश हा नातू होय ब्राह्मणांच्या बरोबर त्यानं कल्ल्या झगड्याची कथा महाभारतात दोन ठिकाणी सांगितली आहे एक वनपर्व व दुसरे उद्योग पर्व पुढील लकीगत उद्योग पर्वातून घेतली आहे वृत्र राक्षसाला ठार मारल्यानंतर इंद्राला असे वाटले की आपण एका ब्राह्मणाचा प्राण घेतला व या पापाबद्दल आपणाला शिक्षा बोगावी लागेल मनात अशी भीती उत्पन्न झाल्यानंतर इंद्र पाण्यात लपला देवांचा राजा अदृश्य झाल्यामुळे स्वर्गातील व हे लोकातील सर्व कामे स्थगित झाली व त्यामुळे मोठा घोटाळा उत्पन्न झाला त्यानंतर ऋषींनी नौशाला विनंती केली की त्याने त्यांचा राजवावे या पदाला आपण लायक नाही असे उत्तर देऊन नहुषाने प्रथम त्यांची विनंती अमान्य केली परंतु त्यांचा फारच आग्रह पाहून नहुषाने शेवटी थोर पद स्वीकारले देवाच्या राजपदावर स्थापन होईपर्यंत नौशाने शुद्धाचरण करून आयुष्य घालविले होते परंतु त्यानंतर तो ख्याली कुशालीत वैशिक उपभोगात दंग झाला आणि इंद्राची पत्नी इंद्राणी ही दृष्टीस पडल्यानंतर ती आपल्याला वश व्हावी अशी सुद्धा त्याला वासना झाली इंद्राणीने ही हकीकत देवांचा गुरु अंगीरस बृहस्पती याला सांगून माझे संरक्षण करा अशी विनंती केली ती त्याने मान्य केली अंगिरस बृहस्पतींमध्ये पडून केलेली ही लुडबुड पाहून नौशाला फार संताप परंतु देवाने त्यांना समजावून त्याचा राग केला दुसऱ्याची बायको बळकावी हे किती अनैतिक आहे याबद्दल त्यांनी त्याला उपदेश केला परंतु देवांच्या या उपदेशाला व समजूत घालण्याच्या प्रकारांना नवुषाने काही महत्व दिले नाही तो त्यांना म्हणाला की अशा प्रकारची व्याभिचारी वासना धरण्याने तो इंद्रापेक्षा कमी दर्जाचा ठरत नाही सुप्रसिद्ध अहिल्या ही ऋषीची पत्नी होती इंद्राने तिला तिचा पती जिवंत असतापूर्वी भ्रष्ट केले होते तसे करण्यास तुम्ही त्याला परावृत्त का केले नाही तसेच इंद्राने पूर्वी पुष्कळ क्रूर कृत्ये आणि अधार्मिक कर्मे व फसवाफसवीची कामे केली होती तसे करण्यापासून तुम्ही त्याला परावृत्त का केले नाही तुम्ही इंद्राणीला आणलेच पाहिजे असा नहुषाने देवांना आग्रह केल्यामुळे देव इंद्राणीला आणावायस गेले परंतु बृहस्पती तिला देवांच्या ताब्यात देण्यास राजी नव्हता यावर बृहस्पतीने अशी तोड सुचविली की इंद्राणीने आपला नवरा जिवंत आहे की मेला आहे हे शोधून काढीपर्यंत नहुषाने दम धरावा व त्याप्रमाणे तसे करण्यास तिने नहुषाला विनंती केली नहुषाने ती विनंती मान्य केली त्यानंतर इंद्राणी आपल्या पतीच्या शोधार्थ निघाली उपश्रुतीच्या निशादेवी व गुप्त गोष्टीचा शोध लावणारी देवता सहायाने तिने आपला पती शोधून काढला हिमालयाच्या उत्तर दिशेकडे असलेल्या महासागराच्या खंडात एक तळे होते त्या तळ्यातील एका कमळाच्या भुंड्याजवळ एका विक्षिप्त स्वरुपात तो बसला होता स्वतःबद्दल नहूशाचे काळे फुकुट्ट हेतू आहेत त्याबद्दलची माहिती तिने इंद्राला सांगितली तुम्ही जोम व मला या संगणातून वाचवा आणि राज्याधिकाराचा पुन्हा स्वीकार करा अशी तिने त्याला विनंती केली नवष आपल्यापेक्षा फार प्रबळ आहे असे कारण पुढे करून इंद्राने या बाबतीत तोंड घालण्याचे नाकारले परंतु करून, तो उपटसुंब आल्या पदावरून दूर फेकला जाईल अशी एक युक्ती त्याने तिला सुचविली ऋषींनी ओढवलेल्या देवरथातून बसून तू माझ्या भेटीला येशील तर मी आनंदाने तुला वंश असे तू नवशाला सांग असे इंद्राने इंद्राणीला सुचविले देवांच्या राणीने नवशाकडे जाऊन त्याला असे विनविले की हे देवांच्या राजा तुझ्यावर आसक्त झाली आहे आतापर्यंत कोणाला माहित नव्हते न जे विष्णू किंवा रुद्र किंवा असुरलो किंवा राक्षस यांनी पूर्वी वापरले नव्हते असे वाहन तू तयार कर हे प्रभो त्यात तू बैस व सर्व प्रमुख ऋषींनी मिळून ते वाहन वाहू दे ही कल्पना मला फार आनंद देते इंद्राणीची ही विनंती नवुषाच्या बडेजोबी स्वभावाला बरोबर पडली तिला उत्तर देताना नवुषाने स्वतःभूती दिवे ओळून घेतले तो उत्तरला मुनींना आपल्या वाहनाला जपणारा माणूस कमी शक्तीचा माणूस नव्हे मी मोठ्या शक्तीचा एकनिष्ठ भक्त आहे मी भूत भविष्य व वर्तमान काळाचा प्रशासक आहे मी जर रागवलो तर जग एक क्षणमरे जिवंत राहणार नाही सर्व गोष्टी मजवर अवलंबून आहेत म्हणून हे देवते तू जे सुचविले आहेस त्याची मी निसंशयपणे अंमलबजावणी करीन सप्त व सर्व ब्राह्मण ऋषी मला वाहनातून वाहून नेतील हे सुंदर देवते माझे प्रभुत्व व माझे ऐश्वर्य बघत रहा ही कथा खालीलप्रमाणे आहे याप्रमाणे या दुष्ट धर्मभ्रष्ट उन्मत्त मूर्ख शिरोमणी आणि हिकीकर माणसाने सर्व ऋषींना रथाला झुंपून घेण्याची आज्ञा केली व ती त्यांनी मान्य केली मग त्याने ऋषींना रथाला झुंपले व त्यात बसून तो रथ ऋषींना ओढाव्यास लावला हा प्रकार पाहून इंद्राणीला भीती पडली ती बृहस्पतीकडे गेली त्याने तिला असे आश्वासन दिले की नहूशाच्या या आथताई वर्तनाचा लवकरच सूड जाईल त्याने तिला असंही सांगितले की छळ करणाऱ्या त्या दुष्टाचा नाश व्हावा म्हणून व इंद्राची गुप्त जागा माईत व्हावी म्हणून तो स्वतः यज्ञ करणार आहे त्यानंतर इंद्राला शोधून बृहस्पतीकडे आणण्यासाठी अग्निला पाठविले इंद्र बृहस्पतीकडे आला तेव्हा बृहस्पतीने त्याला आपल्या गैरहजेरीत जे काही झाले होते ते सर्व निवेदन केले इंद्र कुबेर यम सोम व वरुण हे नौशाचा निपात कसा करावा याबद्दल खल होते तेव्हा अगस्त ऋषी तेथे आला व तो इंद्राचा प्रतिस्पर्धी नहू याचा निपात झाला म्हणून इंद्राचे अभिनंदन करू लागला तो निपात कसा झाला याचा वृत्तांत अगस्त ऋषी त्यांना खालीलप्रमाणे सांगू लागला त्या पापी नहुशाला वाहून नेतानेता थकून गेलेले प्रमुख देवर्षी व निष्कलंक पवित्र ब्राह्मण ऋषी यांनी स्वतःला दैवी सामर्थ्य असल्याचे घमेण बाळगणाऱ्या नहुशला एक अडचण सोडवायला सांगितली ते म्हणाले हे वासना यशस्वी विरातील सर्वश्रेष्ठ विरा राजाच्या समाधीच्या वेळी ब्राह्मण ग्रंथातील जे मजकूर म्हटले जातात ते अधिकृत आहेत किंवा नाही याबद्दल तुमचे काय मत आहे ज्याचे सरासर विचार कायोखाणे ग्रासले होते असा नवशुत्तरला, ते अधिकृत नाहीत ऋषींनी त्याला परत विचारले धर्मभ्रष्टाचार करण्यात तुझा सारा वेळ जातो तेव्हा तुला धर्माचार सुचणार नाही हे मजकूर पूर्वी मोठमोठे ऋषी म्हणत असत त्या मजकुरांना आम्ही मानतो अगस्त ऋषीपुढे कथा सांगत असता म्हणाला की मुलींच्या बरोबर या मुद्द्यावर वादवाद करीत असा परिणाम असा झाला की राजाची सत्ता हरपली व त्याचे वैभव लयाला गेले इतक्या तो भांबवून गेला व भीतीने घाबरा झाला व त्याचे वैभव लयाला गेले इतक्यात तो भांबावून गेला व भीतीने घाबरा झाला तेव्हा मी त्याला म्हणालो हे मूर्खा तू ज्या अर्थी पूर्वीच्या ऋषींनी रचलेल्या व सदैव पूज्य मांडलेल्या आणि ज्यांना ब्राह्मण ऋषी वापरतात अशा धर्मातील पवित्र मजकुराचा धिक्कार करीत आहेस तू तु तुझ्या पायाने माझ्या डोक्याला स्पर्श केला आहेस आणि ब्रम्हदेवाप्रमाणे असलेले व परमवंदनीय अशा ऋषींना रथाला झुंपून त्यात तू बसून तो रथ त्यांना ओढावायला लावतोस त्या अर्थी तुझे सर्व तेज विला जावो आणि तुझा सर्व पुण्यसंचय संपो हे पाप्या स्वर्गातून तुझा अदप्पात हो व तू पृथ्वीवर पडून निजपणाचे आयुष्यकट भयंकर सापाचे रूप तुला प्राप्त होऊन त्या अवस्थेत तू दहा हजार वर्ष राहशील हा का संपल्यानंतर पुन्हा स्वर्गाला जाशील आता आपण आनंदात राहू व हलकट माणूस देवांच्या सम्राट पदापासून कळला हे इंद्रा आता आपण आनंदात राहू व आपण आपली भरभराट करून घेऊ कारण ब्राह्मणाचा शत्रू आता जमीनदोस्त झाला आहे हे शचीच्या इंद्राणीच्या पते मनोविकार ताब्यात ठेवून आणि नऊ शत्रूंना पराजित करून तू आता महार्षीनी वरलेली तिन्ही लोकांचा ताबागे व त्यात राहणाऱ्या लोकांचे संरक्षण कर ब्राह्मणांच्या बरोबर झगडा करणारा चौथा राजा निमी हा होय त्याच्या कथेची तपशीलवार माहिती विष्णू पुराणात खालीलप्रमाणे दिली आह एक हजार वर्ष चालू राहणारा असा एक यज्ञ निमी करणारा होता त्या यज्ञात ब्राह्मण ऋषी वशिष्ठ याने पुरोहितपणा करावा अशी निमीन त्याला विनंती कली होती इंद्राबरोबर पाचशे वर्ष आपले काम अगोदरच उरल आह असे निमीला वशिष्ठाने सांगितले पण त्याने निमीला असे वचन दिले की हा का संपला म्हणजे आपण काम स्वीकारू राजाने अवाक्ष तोंडातून काढले नाही आपण सांगितलेल्या योजनेला राजाने संमती दिली असे समजून वसिष्ठ दुसरीकडे गेला इंद्राचे काम संपूर्ण आल्यानंतर वसिष्ठाला असे दिसून आले की गौतम हा ब्राह्मण ऋषी वशिष्ठा इतकाच तपोनिधी होता व इतर ऋषींना घेऊन त्याच्या हस्ते यज्ञ चालू केला होता पूर्वी ठरल्याप्रमाणे वसिष्ठाने तो यज्ञ करावायचा होता परंतु यज्ञ सुरू करण्याच्या अगोदर निमीने या बाप्तित वसिष्ठाला काहीच कविले नव्हते याची वशिष्ठाला चीड आली म्हणून त्याने राजा झोपला असता असा शाप दिला की तुझा मानवी देह अदृश्य हो आपल्याला काही काळ देता वसिष्ठाने निद्रित अवस्थेत शाप दिला हे जागा झाल्यानंतर राजाला समजले तेव्हा त्यानेही उलट वसिष्ठाला तसलाच शाप दिला व तो नंतर मरण पावला निमीचे एका पेढीत बंद करून ठेवले यज्ञातील पुरोहितांनी विनविल्यावरून यज्ञ समाप्तीच्या वेळी देवराजाला जिवंत करण्यास तयार होते परंतु निमिला ते पसंत पडले नाही म्हणून त्याने ते नाकारले त्याच्या इच्छेप्रमाणे देवतांनी त्याला सर्व सजीव प्राण्यांच्या डोळ्यात ठेवले या कारणामुळे सर्व सजीव प्राणी आपले डोळे बंद करतात व उघडतात निमिष म्हणजे डोळ्यांची उघड ब्राह्मण व राजे यांच्यामधील व सांगितलेले झगडे मनूने आपल्या स्मृतीत उल्लेखिली आहे, नम्रतेचा अभाव ज्या राज्यांचा अंगात होता त आपल्या धनदौलतीसह विनाश पावली आह नम्रता अंगी बांधल्यामुळे अरण्यात राहणाऱ्या ऋषींनी राज्य मिळविली आहे, अंगात नम्रतेचा भाव नसल्यामुळे वेण नाश पावला त्याचप्रमाणे राजा नहूश सुदास पिजवाणाचा मुलगा सुमुखा आणि निमी हे नाश पावले शुद्रांचा दर्जा ठरविण्याच्या दृष्टीन या उदाहरणांचा किती उपयोग होतो याबद्दलची जाणीव जितकी व्हावायस पाहिजे तितकी ती दुर्दैवानी झाली नाही याच कारण हे की हा झगडा म्हणजे ब्राह्मण व शुद्र यांच्यामधील झगडा होय याची कोणाला जाणीव झाली नाही सुधा शूद्र होता हे नक्की या झगड्यात दुसरे राजे दिसतात त्यांना शुद्र म्हणून जरी स्पष्टपणे उल्लेख नाही तरी ते इक्ष्वाकू कुळाचे वंशज होते असे त्याच वर्णन कलि आह तर्वजण शुद्र होत असे म्हणले तर ते म्हणणे ओढून ताणून म्हणलिआहे असणार नाही मनुला सुद्धा याबद्दलची कल्पना नाही या बाबतीतील कथा सांगताना त्यांनी असे दाखविले आहे की या झगड्यात जे दोन पक्ष होते त्यापैकी एक ब्राह्मणाचा पक्ष होता व दुसरा क्षत्रियाचा पक्ष होता हा झगडा ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील होता ते एका बरोबर आहे कारण क्षूद्र लोकसुद्धा क्षत्रियांच्या एका शाखेचे अनुवंशच होते तथापि जे झगडे झाले ते ब्राह्मण व शुद्र यांच्यामध्ये झाले असा स्पष्ट शब्दांनी त्या झगड्याचे स्वरूप वर्णन केले असते तर ते अधिक तेजस्वी वाटले असते या झगड्यासंबंधी क्षत्रिय या शब्दाऐवजी शूद्र हा शब्द ब्राह्मणांच्या विरुद्ध न वापरल्यामुळे जो गैरसमज उत्पन्न झाला आहे तो चालत असाच अद्याप राहिलो आहे व त्यामुळे हिंदी आर्य समाजाच्या इतिहासाच्या इतक्या महत्वाच्या भागाचे खरे स्वरुप काय आहे हि झाकले गिआ आहा गैरसमज दूर करण्यासाठी या प्रकरणाचे नाव ब्राह्मण व शूद्र यांचा संघर्ष असे दिल आह ब्राह्मण व क्षत्रीय यांचा संघर्ष असे तिन्ही ब्राह्मण व शूद्र यांच्यामधील संघर्षाचा इतिहास पूर्णपणे समजून घेतला तर शुजरांना दुसऱ्या वर्गातून काढून त्यांची चौथ्या वर्णात कशी गणना केली गेली याची जाणीव इतिहास कोणालाही करून देईल